श्रीमद् भागवत महापुराण स्कंध सातवा अध्याय तिसरा हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती नारद म्हणाले युधिष्ठिरा हिरण्यकशिपूने असा विचार केला की आपण अजिंक्य अजर अमर आणि जगाचा एकमेव सम्राट व्हावे तसेच आपल्याला कोणी शत्रू असू नये यासाठी तो मंदराचलाच्या एकादरीत जाऊन अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागला हात हाँच, हात उंचावून आकाशाकडे पाहत तो पायाच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला प्रलयकाळातील सूर्यकिरणांप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या अशा रीतीने जेव्हा तो तपश्चर्यामध्ये व्यग्र झाला तेव्हा देव आपापल्या पदांवर पुन्हा आरूढ झाले पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्याची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली ती चारी बाजूंना पसरली आणि खाली वर तसेच आजूबाजूच्या लोकांना जाळू लागली आगीच्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्र उकळू लागले द्वीप आणि पर्वतांसह पृथ्वी डळमळू लागली ग्रह आणि तारे तुटून पडू लागले आणि दाही दिशांना जणू आग लागली आगीच्या लोळांनी स्वर्गातील देव पोळू लागले ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले हे जगतपती देवाधिदेवा हिरण्यकशपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पोळू लागलो हो। आहोत आता आम्ही स्वर्गात राहू शकत नाही हे अनंता हे सर्वाध्यक्ष आपणास योग्य वाटत असेल तर आपली सेवा करणाऱ्या जनतेचा नाश होण्या अगोदरच त्याला शांत करा आपण सर्व काही जाणत आहात तरीसुद्धा आम्ही आपल्याला निवेदन करत आहोत जो हेतू मनात ठेवून तोही घोर तपश्चर्या करीत आहे तो ऐका त्याचा विचार असा आहे की जसे ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे चराचर जग निर्माण करून सर्व लोकांच्या वर असलेल्या लोकात विराजमान झाले त्याचप्रमाणे आपण सुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने तेच पद प्राप्त करून घ्यावे कारण वेळ अमर्याद आहे आणि आत्मानित्य आहे म्हणून एका जन्मात नाही तर अनेक जन्मात वो ए युग नहीं तो अनेक युग तपश्चर्य शक्ति ने मी या जगाची की रचना करीन वैष्णव इत्यादि पदांधे तरी विशेषता है कारण कल्पा शेवटी तनासा कालाते जाते अशा प्रकार से मनोगत आम्हट धरून तोर तो घोर तपश्चरिया करीत है आप कि लोक स्वामी आहत आता आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे हे जगतपते आपले हे परमेष्ठीप्रद ब्राह्मण आणि गायींची वृद्धी कल्याण ऐश्वर खुशाली आणि विजय यासाठी आहे युधिष्ठिरा देवानी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले तेव्हा ते भृगु दक्ष इत्यादी प्रजापतीसह हिरण्यकशपूच्या आश्रमात गेले तेथे ते प्रथम त्याला पाहू शकले नाहीत कारण वारुळ गवत आणि बांबूच्या जाळ्या यांनी त्याचे शरीर झाकले गेले मुंग्यांनी त्याची चरबी त्वचा मांस आणि रक्त चाटून खाल्ले होते तो आपल्या तपश्चर्याच्या तेजाने लोकांना ढगाने झाकोळलेल्या सूर्याप्रमाणे तापवीत होता त्याला पाहून ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले हसत हसत ते त्याला म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले वत्सा उठ उठ, उठ तुझे कल्याण असो कश्यप नंदना आता तुझी तपश्च्या सिद्धाली है मी तुला वर देना आलो है तुला जे पैजे अलसंकोचपने मगुन घे मी तुझा हृदया अद्भुत सामर्थ्य पहले अरे कीटकानी तुझा देह खाऊन टाकला है तरी सुधा तुझे प्राण हडान सह्या टिकनू है अभी तपश्चरिया पूर्वी को ऋषि ने के लिए नहीं आपुे ही कोा कोण है बरे कि जो देवी शंभर वर्षे पाणी न पिता जिवंत राहू शके नंदना तू ले ले हे काम धीर सुद्धा पुरुषना सुधा कर तू या तपश्चर्य ने माला ही वश कर दैत्य शिरोमी या मले प्रसन्न होन तू जे का मगशीलते मै दे तुला देन तू मर है अमर है मनु तुलाझे दर्शन निष्फल हो नारद म्हणतात असे म्हणून ब्रह्मदेवानी मुंग्याने खाल्लेल्या त्या शरीरावर आपल्या कवंडलोतील दिव्य आणि अमोघ प्रभावशाली पाणी शिंपडले लाकडातून जशी आगवर यावी त्याप्रमाणे पाणी शिंपडताच तो बांबूजवळच्या वारुळातून उठून उभा राहिला त्यावेळी त्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आणि बलवान झाले होते इंद्रियांमध्ये शक्ती आली होती आणि मन सचेत झाले होते सर्व अंग वज्राप्रमाणे कठोर आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकदार झाले होते तो नवयुवक होऊन उभा राहिला आकाशात हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत असे त्याने पाहिले त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला त्याने त्यांना शिरसाष्टांग नमस्कार केला नंतर हात जोडून तो उभा राहिला आणि नम्रपणे मोठ्या प्रेमाने आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत गदगद वाणीने तो स्तुती करू लागला त्यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि सर्व शरीर आनंदाने पुलकित झाले होते हिरण्यकशपू म्हणाला कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी कालनिर्मित घनदाट अंधाकाराने झाकून गेली होती त्यावेळी स्वयंप्रकाश स्वरूप असलेल्या आपण आपल्या पेजाने पुन्हा हिला प्रकट केले आपणच आपल्या त्रिगुणमय रूपाने हिची निर्मिती रक्षण आणि संहार करता आपण रजोगुण सत्वगुण आणि तमगुणाचे आश्रय आहात आपणच सगळ्यांच्या पलीकडचे आणि श्रेष्ठ आहात आपल्याला मी नमस्कार करतो आपणच जगाचे मूळ कारण आहात ज्ञान आणि विज्ञान आपली मूर्ती आहे प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी या कार्यरूपात आपण स्वतःला प्रकट केले आहे आपणच मुख्य प्राण सूत्रात्माच्या रूपाने चराचर जगाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवता आपणच पदीचे रक्षण ही आहात चित्त चेतना मन आणि इंद्रियांचे स्वामी आपणच आहात पंचमहाभूते शब्दादी विषय आणि त्यांच्या संस्कारांचे निर्मातेसुद्धा महत्त्वाच्या रूपाने आपणच आहात जो वेद होता अध्वर्यू ब्रह्मा आणि उद्गाता या ऋत्विजांनी होणाऱ्या यज्ञाचे प्रतिपादन करतो ते आपले शरीर आहे त्यांच्याच द्वारा अग्निष्ट सात यज्ञांचा आपण विस्तार करता आपण सर्वप्राणांचे प्राणांचे आत्मा आहात कारण आपण अनादि अनंत अपार सर्वज्ञ आणि अंतरयामी आहात आपणच काल आहात प्रत्येक क्षणी आपण सावध राहून आपले क्षण लव इत्यादी विभागांच्या द्वारा लोकांचे आयुष्य क्षीण करीत असतात असे असूनही आपण निर्विकार आहात कारण आपण ज्ञानस्वरूप परमेश्वर अजन्मा महान आणि सर्व जीवांना जीवन देणारे अंतरात्मा आहात प्रभो कार्य कारण चालती फिरती किंवा स्थिर अशी कोणतीच वस्तू नाही की जी आपल्याहून वेगळी आहे सर्व विद्या आणि कला आपले शरीर आहेत आपण त्रिगुण मायेच्या पलीकडील स्वतःच ब्रह्म आहात हे सुवर्णमय ब्रह्मांड आपल्या उदरात आहे आपण याला आपल्यातूनच प्रकट करता प्रभो हे दिसत असलेले ब्रह्मांड आपले स्थूल शरीर आहे यामार्फत आपण इंद्रिय प्राण आणि मन यांच्या विषयांचा उपभोग घेता परंतु त्यावेळी सुद्धा आपण आपले परम ऐश्वरमय असलेल्या स्वरूपातच स्थिर राहता खरे पाहू जाता आपण पुराण पुरुष स्थूल सूक्षा पलीकड़ी ब्रह्मस्वरूप आहत् आप अव्यक्त स्वरूपाने सर्वजग व्यापले चेतन अचेतन या दी आप शक्ति भगवान मी आप नमस्कार करीत है प्रभो वर देना आप सर्वश्रेष्ठ आहत आप जर माला इष्ट वर देना तुम्हें उत्पन्न के किंवा त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये मग ते मनुष्य असोत की पशु देव दानव किंवा मोठे नाग असोत प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत तसेच आत किंवा बाहेर दिवसा किंवा रात्री जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्राने मला मृत्यू येऊ नये युद्धात माझ्याशी सामना करणारा <coughs> कोणीही नसावा सर्व प्राण्यांचा अधिपती असावा मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा इंद्रादी सर्व लोकापालांमध्ये जसा आपला महिमा आहे तसाच माझाही असावा तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर प्राप्त होते तेच मलाही द्यावे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहुश्याम संहितायाम सप्तमस्कंधे हिरण्यकशिपोर्वर याचनम नाम तृतीय श्रीकृष्णापणमस्तु हरए नम